ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेम अध्यायी चौतीसावा सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार शुकाचारी म्हणाला एकदा गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी जत्रा पाहण्याच्या कुतूहलाने बैलगाड्यात बसून अंबिका वनात गेला राजन तिथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि भगवान शंकराचे व भगवती अंबिकादेवीचे भक्तिभावाने अनेक प्रकारच्या पूजासाहित्याने पूजन केले तिथे त्यांनी आदरपूर्वक गायी सोने वस्त्रे मध आणि मधुर अन्न भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून ब्राह्मणाला दान दिले नंद सुनंद इत्यादी गोपाने त्या दिवशी शिवरात्रीचा उपवास होता म्हणून फक्त पाणी पिऊन ते रात्रीच्या वेळी सरस्वती नदीच्या तीरावर झोपी गेले त्या वनामध्ये एक अत्यंत भयानक असा अतिशय भुकेलेला अजगर दैव योगाने तिथे आला आणि झोपी गेलेल्या नंदांना गिळू लागला अजगराने गिरायला लागताच नंद ओरडू लागली बाळ कृष्णा कृष्णा धाव धाव पहापुत्र हा अजगर मला गिळून टाकू लागला आहे मला तुझाच आदर आहे मला या संकटातून वाचव नंदाचे ओरडणे ऐकून गोप एकदम उठून उभे राहिले आणि अजगराच्या तोंडात त्यांना पाहून घाबरले त्याचवेळी पेटलेल्या कोलितानी ते त्या अजगराला मारू लागले परंतु कोलितानी भाजू सुद्धा अजगराने त्यांना सोडले नाही इतक्याच भक्तवसल भगवान श्रीकृष्ण तिथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या चरणाने अजगराला स्पर्श केला भगवंताच्या पवित्र चरणाचा स्पर्श होताच अजगराचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्या क्षणी अजगराचे शरीर सोडून त्याने विद्याधराने पुजावे असे सुंदर रूप घेतले त्या दैदिप्यमान पुरुषाने सोन्याचा हार घातला होता भगवंतांना प्रणाम करून तो जेव्हा हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला जेव्हा त्यांनी त्याला विचारले तू कोण आहेस अतिशय सौंदर्याने झरकणारा तू दिसण्यात अद्भुत आहेस ही केळस्वानी अजगर योनी तुला कशी काय प्राप्त झाली इच्छेविरुद्ध तुला या योनीमध्ये यावे लागले असेल अजगराच्या शरीरातून निघालेला म्हणाला भगवान मी पूर्वी सुदर्शन नावाचा एक विद्याधर होतो मी अत्यंत सुंदर होतोस होतोच शिवाय माझ्याजवळ संपत्ती ही पुष्कळ होती त्यामुळे मी विमानात बसून दिशा दिशांना दिशा फिरत असे एके दिवशी मी अंगेरा गोत्राच्या कुरूप पाहिले मला माझ्या सौंदर्याचा गर्व असल्याने मी त्यांना हसलो माझ्या या कुचेष्ट्यामध्ये रागावून त्याने मला अजगर योनीत जाण्याचा शाप दिला ये मे फिर कृपा कर कृपाणूषि ने मेरा शाप दिलाता कारण तापा आज चराचरा चरा गुरु स्वतः अपने चरणा ने मेरा स्पर्श किया सर्व पाप नहीं सर्व पापांचा नाश करना प्रभु जे लोग जन्म मृत्युरूप संसाराला धीवन अपने चरणा शरण जाना अपन सर्व भयापासन मुक्त करता अपने श्री चरण स्पर्शा ने मैं मुक्त जालो है आता अपने लोकी जानेस मैं अपला निरोप घतो हे भक्त वत्सला महायोगेश्वर पुरुषोत्तम मी आप शरण आलो है इंद्रादी समस्त लोकेश्वर परमेश्वर स्वयं प्रकाश माला अनुमति दयावी अच्युता अपने केवल दर्शना नेच मी शापा तत्कालो जो मनुष्य अपने ना उच्चारण करो तो स्वतःला सर्व श्रोत्या सुधा ताबड़ो पवित्र करते मग अपने श्रीचरणा साक्षात स्पर्श मज्याबदल का संगावे सुदर्शनाने श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला नंतर त्यांची आज्ञा घेऊन तो स्वर्गात गेला आणि नंदांनाही या संकटातून सोडवली। राजन व्रजवासियांनी जेव्हा श्रीकृष्णांचा हा अद्भुत प्रभाव पाहिला तेव्हा ते, ते विस्मय झाले त्या क्षेत्रातील धार्मिक विधी पूर्ण करून अतिशय आदरपूर्वक श्रीकृष्णांच्या या लिलेविषयीच बोलत ते पुन्हा व्रजामध्ये परतले एके अलौकिक कर्म करणारे श्रीकृष्ण आणि बलराम रात्रीच्या वेळी गोपीसह वनामध्ये विहार करीत होते निर्मळ वस्तरे परिधान करून गळ्यामध्ये फुलांचे हार घातलेली शरीराला सुगंधी चंदन लावलेली व सुंदर अलंकार धारण केलेले असे जे रामकृष्ण त्यांच्या गुणांचे गोपी प्रेमाने आणि आनंदाने गोड स्वरात गायन करीत होत्या तिन्ही सांज झाली होती आकाशात चंद्र तारे उगू लागले होते मोगऱ्याच्या सुगंधाने धुंद होऊन भुंगे इकडे तिकडे फिरत होते आणि कमल सुगंध घेऊन वारा वाहत होता भर त्यावेळी त्या सर्वांचा आनंद लुटत रामकृष्णाने मिळून स्वरांच्या गोपी बेभान झाल्या परीक्षिता त्यांना आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही आणि त्यावरून निसटणारी वस्त्री आणि वेण्यातून गळणारी फुले याचेही त्यांना भान नव्हते हे दोघे बाहू ज्यावेळी अशा प्रकारे स्वयंपणे विहार करीत होते आणि धुंद होऊन गात होते त्याचवेळी तिथे शंखचूड नावाचा एक यक्ष आला तो कुबेराचा सेवक होता परीक्षिता दोन्ही भावांच्या लेखत निसंकोचपणे त्या गोपींना घेऊन तो उत्तरेकडे निघून गेला ज्यांचे स्वामी श्रीकृष्ण आहेत त्या गोपी त्यावेळी मोठ्याने ओरडू लागल्या एखाद्या चोराने गायीना पळवावी त्याप्रमाणे हा यक्ष आपल्या प्रिय गोपींना घेऊन चालला आहे आणि त्या हे कृष्णा हे राम म्हणून मोठ्याने हाकामारीत आहेत असे पाहून ते दोघेजण त्याचवेळी त्याच्या पाठोपाठ धावले भिवू नका असे म्हणून धीर देत हातामध्ये सागवानाची झाडे घेऊन अतिशय वेगाने एका क्षणात ते त्या नीच यक्षाजवळ जाऊन पोहोचले काळ आणि मृत्यू यांच्या समान असणारे हे दोघे आल्याचे पाहताच घाबरलेला तो मूर्ख गोपींना तिथेच सोडून प्राण वाचवण्यासाठी पळू लागला तेव्हा गोपींचे रक्षण करण्यासाठी बलराम तिथेच थांबले परंतु श्रीकृष्ण मात्र जिथे जिथे तो जाई तिथे तिथे त्याचा पाठलाग करीत पळत गेली त्याच्या मस्तकावरील सुदामणी त्यांना काढून घ्यायचा होता जवळ जाताच भगवंतानी त्याला पकडली आणि त्या दुष्टाच्या मस्तकावर जोराने एक ठोसा लगावून चुडा मनीसह त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले अशा प्रकारे श्रीकृष्ण शंख चुडाला मारून तो चमकदार मनी घेऊन परत आले आणि तो सर्व गोपींच्या देखतच मोठ्या प्रेमाने बलराम दादांना दिला या ठिकाणी चौतीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू